पुस्तक बदलतं विश्व 2020, हजार वीस लेखिका विद्यापाटील वाचक विद्यापाटील गोष्ट आठवी खेड्यातील तरुणाईंची जिद्द आशानं मोठं स्वप्न पाहिलं होतं तग्रिकल्चरमधिग्री मिळवून शेतीत विकसित तंत्रज्ञान वापरायचं आणि गावातील शेतकऱ्यांचा विकास करायचा घरची परिस्थिती तशी बिकटच पण भाऊ वडील मात्र तिला प्रोत्साहन देत होत आशानं मन लावून अभ्यास करत बारावीला कॉलेजात पहिला नंबर मिळवला तिचं ध्येय आणि स्वप्नापूर्तीला सुरुवात झाली गावाच्या जवळील तालुक्याच्या ठिकाणी तिने एग्रीकल्चर कॉलेजला प्रवेश घेतला तू मुलगी आणि ही डिग्री घेऊन काय करणार असा प्रश्न काहीजण विचारत पण आशा त्यांना सडेतोड उत्तर दे गावात महिला सरपंच व्हायला लागल्यापासून देशात गावांचा विकास झपाट्याने आणि उत्तम व्हायला लागलाय मी पण अॅग्रिकल्चरच शिक्षण घेऊन माझ्या शेतीचा विकास तर करेलच पण गावातील शेतकऱ्यांना हरतरेने मदत व मार्गदर्शन करेल अनेक देशात आधुनिक तंत्रज्ञानाने शेतीची प्रगती किती झाली आहे ते तुम्हास ठाऊकच नाही आणि तुम्हाला ते जाणून घ्यायची इच्छा देखील नाही पण मी मात्र शेतीसाठीचं तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणाऱ्या विविध गोष्टी डिग्री घेतांना जाणून घेईल नोकरी करणे हा माझा मूळीच उद्देश नाही शेती समृद्ध कशी करता येईल त्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील आशाची जिद्द खरोखर वाखाण्यासारखी होती कॉलेजात प्रवेश घेतल्यापासून तिचं मन लावून अभ्यास सुरू होता एवढे दिवस पारंपरिक शेती कशी करतात ते तिने पाहिले होते पण आता तिला बारीक सारीक प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची इच्छा होती लायब्ररीतून विविध पुस्तके आणून तिने नोट्स काढायला सुरुवात केली रोज बसने ती प्रवास करीत असे जाताना व येताना पिके डोलताना पाहि तेव्हा तिच्या मनात अनेक शंका उत्पन्न होत मग दुसऱ्या दिवशी लेक्चर्सना विचारून ती शंकांचं निरसन करून घेत असे घरी येऊन भाऊ व वडिलांबरोबरही अनेक चर्चा करी त्यांच्या पद्धतीमध्ये असणारे फायदे तोटे समजावून घेई असा आशाचा घरी व कॉलेजला उत्तम अभ्यास झालेला असताना मार्च 2020 ला वीसला लॉकडाऊन सुरु झाला आणि आशाचं कॉलेजला जाणं बंद झालं बस बंद व कॉलेजही बंद त्यामुळे घरी बसण्याची वेळ आली मग एक महिन्याने कॉलेजने ऑनलाईन शिक्षण द्यायला सुरुवात केली पण आशाच्या गावात लाईट खूप वेळा जात आणि नेटवर्क प्रॉब्लेम नेहमीच असे त्यामुळे तिला शिकण्यासाठी मोबाईलवर जॉईन होता येत नव्हते भावाने त्याचा मोबाईल आशाला दिला परंतु नेटवर्कचा प्रॉब्लेम होताच पण शिक्षण घेण्याची जिद्द आशाला स्वस्त बसू देईना किती दिवस कॉलेज बंद राहणार हे देखील माहीत नव्हते तिच्याकडे असलेल्या नोट्सही तिने वाचून काढल्या होत्या एके दिवशी आशा आणि तिचा भाऊ धाब्यावर धान्य वाळवायला गेली तो दूर तिचे लक्ष एका टेकडीकडे गेले तिच्या मनात एक विचार चमकून गेला त्या टेकडीवर मी रोज अभ्यासाला गेली तर तिने तो विचार भावाला सांगितला त्याला तो पटला पण आई वडिलांशी बोलण्याचे त्यांनी ठरविले आशाची आई म्हणाली टेकडीवर कशा अभ्यास करणार हाय पावसाचे दिवस सारी भिजून जाशील वडिलांनाही ते पटले तिची आई म्हणाली मैतरणींना घेऊन जा बरोबर अभ्यास आला पण आशाला हे मान्य नव्हते मग तिचा भाऊ म्हणाला एक आयडिया आहे एक ताडपत्रेची झोपडी बांधू जिथे नेटवर्क असेल तिथे सकाळी डवा भरून मी तिला झोपडीत सोडवून येईन आणि संध्याकाळी घेऊन येईन आशाला तर खूपच आनंद झाला तिच्या आशा पल्लवीत झाल्या दुसरा दिवस कधी उजाडतो असे तिला झाले दुसऱ्या दिवशी भाऊ बहीण सामान घेऊन टेकडीवर पोहोचले कुठे नेटवर्क आहे तिथे ताडपत्रीची झोपडी बांधली पावसापासून रक्षण झाले पण जनावरांपासून कसे होईल रक्षण आशा मनाली इथे गुरे ढोरं चालणारे येतात दिवसभरातून त्यांची थोडी सोबती होईल माझ्या अभ्यासात नाही कुणी जनावर येणार असं मुश्किलपणे म्हणाली मैत्रींना आणलं तर त्यांच्याशी बोलण्यात वेळ जाईल आणि माझा अभ्यास चांगला होणार नाही वडील व भाऊ तिच्या पाठीशी होते आशा आता सकाळी सात वाजता डबा घेऊन झोपडीत हजर हुई, आठ वाजता कॉलेजचे लेक्चर शिकवत ते मन लावून ती आहे की एकीकडे शहरातील काही मुर्कचा सा प्रॉब्लेम सांगत पिरियड बुडवत त्याच वेळी आशा टक्कडीवर पाऊस पाण्यात झोपडीत अभ्यास करण्यात गुंग अस बाराला जेवण करून नेटवरून आणखी नोट्स काढी विविध व्हिडीओ बघत तीही टिपणे लिहून ठेवी संध्याकाळी सातला तिचा भाऊ घ्यायला येईल आणि मग दोघं घरी जात आशाच्या जिद्दीने गावात एक कुतुहल निर्माण झाली तिच्या जिद्दीला सगळ्यांनी सलाम करत पाठिंबा दिला या लॉकडाऊनमुळे तिच्या भरारीसाठी पंक छाटले जात असतानाच उत्थुंग ध्येयापुढे मोठीच तिने भरारी घेऊन उज्ज्वल भविष्यकाळाची जणू मुहूर्त मेडस रचली होती याच गावातील जिगरबाज मोहनची कहाणी पहिल्यापासून मोहन तसा धडाडीचाच धडपड आणि मेहनतीने बारावीनंतर पुण्याच्या एका चांगल्या कंपनीत नोकरीच लागला काही चांगले कोर्सेस करून कॉम्प्युटरमधील ज्ञान आत्मसात केले सोबत डिग्रीही मिळवली कंपनीतील नोकरीमुळे त्याला जगातील आयटी क्षेत्रातील संधी उपलब्ध असल्याबद्दल जाणीव झाली मला या क्षेत्रात आणखी काय करता येईल याचा तो विचार करी तीन वर्ष पुण्यात राहिल्याने त्याला बऱ्यापैकी अनुभव आला होता आई व वडील शेती करत त्यामुळे घरातील वातावरण तसे अशिक्षित पण वडील त्याला नेहमी म्हणत जे काही करशील ते मन लावून कर यश तुला मिळेलच आई म्हणत असे मला काही समजत नाही मोहन आता चांगला शिकून नोकरीही लागली आहे तेव्हा लग्नाचं बघ मोहनही आता स्वावलंबी झाला होता चार पैसे आईवडिलांनाही पाठवत होता भविष्याची सोप्डे रंगत होता आणि अचानक कोरोना संकटामुळे त्याच्या नोकरीवर कुराड कोसळली त्याची नोकरी गेल्याने त्याने घरची वाट धरली हातावर आत धरून उपयोगाचे नव्हते पण आता खेड्यात राहून काय करता येण्यासारखे आहे याचा तो विचार करू लागला कॉम्प्युटर हाताळायचे पण नेटवर्कच नाही पण मोहन शांत बसला नाही त्याने कॉम्प्युटरचे ज्ञान असल काही कोर्सेस केले मित्र गोळा केले त्यांच्याशी चर्चा केली मोहनला एवढ्या दिवसाचा अनुभव असल्याने काय संधी आहे ते कळून चुकले होते मग एक आराखडा तयार केला कोणत्या मित्राने कोणते काम करावायचे ठरले नेड गावात नसले म्हणून काय झाले माळ रानावर तर आहे ना लगेच तो कामाला लागला पत्राच्या सायाने एक शेड मित्रांच्या मदतीने उभी केली शेड म्हणजे त्याचं ऑफिस तयार झाले गावातील चार कॉम्प्युटर तिथे टेबलवर लावले कुणाकडे काम मागण्यापेक्षा नेटवरून आपल्याला कोठून व कोणत्या प्रकारचे काम मिळू शकते त्यावर काम करायला सुरुवात केली त्याचे ज्ञानही त्याने आत्मसात केले असल्याने मित्रांना तो मार्गदर्शन करू लागला या लॉकडाऊनमुळे खूप बिझनेस ऑनलाईन करण्याशिवाय पर्याय लहान कंपन्यांसाठी त्यांना त्यांच्या तेन एडव्हर्टाईजसाठी कंपनीचा लोगो बनवून देणे वेबसाईटचे डिझाईन बनवून देणे अशा प्रकारे एक कंपनी स्थापन मोहनने नेटवर सर्व सविस्तर अॅडव्हर्टाईज टाकली आणि थोड्याच दिवसात त्याला अनेक प्रकारची मागणी येऊ लागली त्यामुळे मोहनचा उत्साह वाढला नवनवीन डिझाईन तो कंपनीना बनवून देऊ लागला सुरुवात असल्याने त्याने दरही कमी ठवला गावापासून दूर असलेल्या या शेडमधील त्याचं ऑफिस कौतुकाचं जागतिक केंद्र बनलं नेटवर्कचा प्रॉब्लेम तर त्यानं सोडवलाच पण आपलं गाव जागतिक नकाशावर अशा प्रकारे नेलं की गावातील प्रत्येकाला त्याचा अभिमान वाटू लागला लॉकडाऊनमुळे अनेक तरुण बेकार झाले यात मोहनही होता पण सद्दीचं सोनं करत त्याने चार जणांना कामावर ठेवलं त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला लवकरच त्याचा या ऑनलाईन बिझनेसमध्ये जम बसू लागला क्लायंट वाढत चालले सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत सगळेजण काम करू लागले तिते सगळे मिळून डबा खात काम सोपं नव्हतं व आधीपासून अनेक कंपन्या हे काम करतच होत्या परंतु मोहनने छोट्या व्यापाऱ्यांच्या गरजा ओळखून त्याची पूर्तता कमी खर्चात करून देण्यास सुरुवात केल्यामुळे अनेक गिराईक त्याच्याकडे आकृष्ट झाले आपली नोकरी गेली हा विचार मोहनचा केव्हाच मागे पडला माळ राणावरील ऑफिस त्याचे चांगले तेजीतेज चालले वीस तीस हजार कमवून पाच दहा हजार तो चार देऊ लागला स्वतः केलेल्या कामाचा समाधान व गिराईकाची दाद त्याला मिळू लागल्याने मोहन खुशीत ला होता लॉकडाऊन संपल्यानंतर त्याचे मित्र त्याला हसून म्हणाले तू पुण्याला नोकरीला जाणार नाहीस ना हा प्रश्न म्हणजे मोहनच्या कष्टाचं झालेलं चीज होतं माळ त्याने आपलं स्वप्न कायमचं फुलवलं आणि तेही लॉकडाऊनमुळे